लोक अध्याय दहा या घटना नंतर प्रभुने इतर बहात्तर जणांची नेमणूक केली आणि येशूने त्यांना जोडीजोडीने पाठविले त्याला ज्या ठिकाणी जायचे होते त्या प्रत्येक गावात व ठिकाणी त्याने त्यांना पाठविले तो त्यांना म्हणाला पीक फार आहे पण काम थोडे आहेत यास पिकाच्या धन्याने त्याच्या पिकासाठी काम पाठवावेत यासाठी प्रार्थना करा जा आणि लक्षात ठेवा लांडग्या जशी कोकरे तसे मी तुम्हाला या जगात पाठवीत आहे थैली पिशवी किंवा वाहना बरोबर घेऊ नका व रस्त्याने जाताना कोणाला सलाम करू नका कोणत्याही घरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा पहिल्यांदा असे मना या घरात शांती असो जर ते शांतीप्रिय मनुष्य असेल तर तुमची शांती त्याच्यावर राहील परंतु तो मनुष्य शांतीप्रिय नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल त्या घरात तुम्हाला जे देतील ते खा पीत रहा कारण कामकरी हा त्याच्या त्या मजुरीस पात्र आहे या घरातून त्या घरात असे घर बदलू नका कोणत्याही नगरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा आणि जेव्हा ते, ते तुमचे स्वागत करतील तेव्हा तुमच्यासमोर जे वाढलेले असेल ते खा तेथील रोग्यांना बरे करा आणि नंतर त्यांना सांगा की देवाचे राज्य लवकरच तुमच्याकडे येत आहे परंतु तुम्ही एखाद्या गावात प्रवेश कराल आणि त्यांनी जर तुमचे स्वागत केले नाही तर रस्त्यात जा आणि म्हणा आमच्या पायाला लादलेली तुमच्या गावाची धूळ देखील आम्ही तुम्हा विरुद्ध झटकून टाकीत आहोत तरीही हे लक्षात असू द्या की देवाचे राज्य लवकरच तुमच्याकडे येत आहे मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी त्या गावापेक्षा सदुमातील लोकांना सोपे जाईल खोरा जिना तुझ्यासाठी हे वाईट होईल बैज सैदा तुझ्यासाठी हे वाईट होईल कारण जे चमत्कार तुम्हा मध्ये घडले ते जर सोर व सिदोन मध्ये घडले असते तर त्यांनी फार पूर्वीच गोंडफाट नेसून राखेत बसून पश्चाताप केला असता तरी सुद्धा सोर व सिदोन यांना न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोपे जाईल आणि कफरन हुमा तुला स्वर्गापर्यंत चढवले जाईल काय तू तर आधोलोकातच जाशील जो शिष्यांचे ऐकतो तो, तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो आणि जो मला नाकारतो तो, तो ज्याने मला पाठविले त्याला नाकारतो ते बहात्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले प्रभू तुझ्या नावाने भूते सुद्धा आम्हाला वश होतात तेव्हा तो त्यांना म्हणाला मी सैतानाला आकाशातून विजे पडताना पाहिले ऐका मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिला आहे व मी तुम्हाला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिलेला आहे आणि कशानेच तुम्हाला अपाय होणार नाही तथापि तुम्हाला भूते वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात उल्हासित झाला आणि म्हणाला हे पित्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू करते कारण तू यह गोष्ठी ज्ञा बुद्धिमान लोकपासन लपुन प्रकट के हो बे वाटले तू के है? है पित्या ने सर्व गोषी माया हो पुत्र को पित्याशि को पुत्राशिवाला पिता को ज्यादा को प्रकट कर पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे आणि शिष्यांकडे वळून तो एकांतात बोलला तुम्ही जे पाहता ते पाहणारे डोळे धन्य मी तुम्हाला सांगतो अनेक राजांनी व संदेशांनी तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छा बाळगली परंतु त्यांनी ते पाहिले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली परंतु त्यांनी ते ऐकले नाही नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने एसू ची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला गुरुजी अनंत काय करावे तेव्हा एसी त्याला म्हणाला नियमशास्त्रात काय लिहिली आहे तू त्यात काय वाचतोस तो म्हणाला तू तुझा दे प्रभू पूर्ण अंतकरणाने पूर्ण आत्म्याने पूर्ण शक्तीने प्रीती कर व स्वतःवर जशी प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर तेव्हा येशू त्याला म्हणाला तू बरोबर उत्तर दिलेस हेच कर म्हणजे तू चिरकाल राहशील पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले मग माझा शेजारी कोण येशुने उत्तर दिले एक मनुष्य एरुशेले माहून एरुश निघाला होता आणि तो लुटारून हाती सापडला त्यांनी त्याचे कपडे काढून घेतले त्यांनी त्याला मारले आणि त्याला अर्ध टाकून ते निघून गेले तेव्हा त्याच वेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता याजकाने त्याला पाहिले पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला त्याच मार्गाने एक लेवी त्या ठिकाणी आला लेव्याने त्याला पाहिले व तो सुद्धा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला नंतर एक शमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत तेथे आला जेव्हा त्याने त्या ते मनुष्याला पाहिले तेव्हा त्याला त्याच्याविषयी कळवळा आला तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षरस ओतून त्या बांधल्या नंतर त्या शंभर त्याला आपल्या गाढवावर बसविले व त्याला उतारशाळेत आणले व त्याची देखभाल केली दुसऱ्या दिवशी त्याने दोन दिनार सुमारे वीस रुपये काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन लुटारूच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता त्याचा त्या त्यास तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला ज्याने त्या गरज प्रवाशावर दया मनापासून केली तो तेव्हा येशू त्याला म्हणाला जा आणि तूही तसेच कर मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता तो एका खेड्यात आला तेथे मारथा नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करून आदरातिथ्य केले तिला मरिया नावाची एक बहीण होती ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली पण मारथेची आधी कामामुळे तारांबळ झाली ती येशू आली आणि म्हणाली प्रभू माझ्या बहिणीने सर्व काम माझ्यावर टाकले याची तुला काळजी नाही काय तेव्हा मला मदत करायला तिला सांग प्रभूने उत्तर दिले मार्था, मारथा तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस पण एक गोष्ट आवश्यक आहे हे मी सांगतो कारण मरियेने तिच्यासाठी चांगला कार्यभाग निवडला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही